खोटं बोलणाऱ्या मुलाची गोष्ट प्रस्तावना प्रत्येक मुलाला गोष्टी ऐकायला आवडतात गोष्टींमधून आपण जीवनाचे धडे शिकतो आजची गोष्ट आहे एका मुलाची तो नेहमी खोड्या काढत असे ही, ही मुलांना सत्य बोलण्याचा धडा देते गाव आणि मुलाची ओळख एका हिरव्या डोंगरांच्या पायथ्याशी एक सुंदर गाव होतं गावात गणू नावाचा एक मुलगा राहत होता तो अजून लहान होता गणू हुशार होता पण खूप खोडकर होता त्याला खेळणे लोकांना छेडणे आणि खोट्या गोष्टी करणे आवडायचे गावकऱ्यांनी त्याच्यावर एक जबाबदारी टाकली त्याला मेंढ्यांची राखण करण्याचं काम दिलं गेलं प्रत्येक सकाळी गावकरी आपल्या मेंढ्या त्याच्याकडे सोपवायचे गणू त्या मेंढ्यांना डोंगरावर घेऊन जायचा गणूला कंटाळा आला मेंढ्या गवत खात असत त्या शांत आणि स्थिर बसत गणूला मात्र रोजच्या कामाचा कंटाळा तो विचार करू लागला काहीतरी मजा करावी त्याला वाटलं गावकऱ्यांना घाबरवलं तर त्याला आनंद येईल पहिली खोडी लांडगा आला रे एका दिवशी गणूने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली लांडगा लांडगा आला वाचवा मदत करा गावातल्या लोकांनी आवाज ऐकला ते काठ्या घेऊन धावत डोंगरावर आले तेथे मात्र कोणताही लांडगा नव्हता मेंढ्या शांतपणे गवतखात होत्या गणू हसत होता तो म्हणाला हा हा हा तुम्ही किती घाबरलात गावकऱ्यांना खूप राग आला गणू खोट बोलू नकोस विश्वास तुटला तर कोणी साथ देना नहीं दुसरी खोडी विश्वास कमी का गणू पुनःरडला लांडगा आला वाचवा गांवकारी पुनः धावत आले पियाडगा ना गणू पुनः हसत होता गांवक रागाने समावे हिशेवी वे आता को मानना नहीं गणुने मनाडोलाव मना तो अजु ही हसत होता खराखुरा लांडगा आला एक दुपारी अचानक खरा लांडगा आला तो जंगलातून धावत आला तो गुरगुरत मेंढ्यांवर झेपावला गणू घाबरून ओरडला खरा लांडगा आला मदत करा मदत करा त्याचा आवाज गावापर्यंत गेला पण गावकरी म्हणाले हा पुन्हा खोटं बोलतोय आपण जाऊ नये कोणीही मदतीला आलं नाही लांडग्याने काही मेंढ्या मारल्या बाकी मेंढ्या घाबरून जंगलात पळून गेल्या गणू रडत बसला गणूचा धडा संध्याकाळी गावकरी आले त्यांनी बघितलं की मेंढ्या गायब आहेत गणू डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला मी खोटं बोललो म्हणून माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही आज मला मोठा धडा मिळाला आता आयुष्यात कधीही खोटं बोलणार नाही गावकऱ्यांनी त्याला सांगितलं गणू सत्य हाच खरा आधार आहे विश्वास हरवला तर माणूस एकटा पडतो प्रामाणिकपणाचं महत्त्व विसरू नकोस मॉरल ऑफ द स्टोरी खोटं बोलल्यामुळे लोकांचा विश्वास हरवतो विश्वास संपला तर खरी अडचणीत मदत मिळत नाही सत्य आणि प्रामाणिकपणा हेच जीवनाचं खजिनं आहेत ही गोष्ट प्रत्येक मुलाने लक्षात ठेवावी निष्कर्ष ही मुलांची गोष्ट सोपी आणि शिकवण देणारी आहे आपल्याला सांगते नेहमी सत्य बोला प्रामाणिक रहा आणि विश्वास जपा